अध्याय सातवा छकडा मोडणे आणि तृणावर उद्धार राजाने म्हटले गुरुवर्य सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लिला केल्या ज्यांचं श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते मनुष्याचे अंतकरण तत्काळ शुद्ध होते भगवंताविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जड़ते त्या मनोहर लीलांच आप योग्य वाटल्यास वर्णन करावं भगवान श्रीकृष्णांनी मनुष्य लोकी प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत ज्या बाललीला कल्या त्याही अद्भूत असतील तरी आपण त्यासुद्धा मला सांगाव्यात श्री शुक म्हणतात एकदा भगवान श्रीकृष्णांचा कुस बदलण्याचा अभिषेक उत्सव साजरा केला जात होता त्याच दिवशी त्यांचे जन्म नक्षत्रही होते त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी होती दाणे बजावणे चाललेले होते ब्राह्मणांचा मंत्रघोष चालू होता त्यावेळी यशोदेने मुलाला अभिषेक केला नंद ब्राह्मणांचा मोठा सन्मान केला त्या नानं वस्त्र पुष्पमाळा गाई इत्यादी प्रिय वस्तू देऊन उत्तम प्रकारे ब्राह्मण पूजन केले तेव्हा त्याने मंगल स्नान घातलेल्या त्या बाळाला आशीर्वाद दिले नंतर लाडक्याला डोळ्यांवर झोप आली आहे असे पाहून तिने त्याला हळूहळूपणे अंथरुणावर झोपवले थोड्याच वेळात जाग येऊन तो स्तनपान करण्यासाठी रडू लागला त्यावेळी यशोदा उत्सवासाठी आलेल्या गोप गोपींचे स्वागत करण्यात गुंतली होती त्यामुळे तिला त्याचे रडणे ऐकू आले नाही तेव्हा रडत रडतच श्रीकृष्ण आपले पाय झटकू लागला बाव श्रीकृष्णाला एका छकड्याखाली झोपवलेले होते त्याचे पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपट्ट तो छकडा उलटला त्याच्यावर दूध दही वगैरे पदार्थ घालून ठेवलेली भांडी होती ती इकडे तिकडे विखरून पडली तसे त्या छकड्याची चाके कणा आणि जोखड मोडून अस्ताव्यस्तू होऊन पडली उत्सवासाठी आलेले स्त्रिया यशोदा रोहिणी आणि नंद वगैरे गोप हे विचित्र घटनापण घाबरून गेले ते म्हणू लागले अरे हा छकडा आपोआप कसा काय उलटला बोवा त्यानं याचे कोणतेच कारण कळले नाही तेव्हा तिथे असलेली मुले गोप गोपींना म्हणाली या कृष्णानेच रडताना आपल्या पायाने ठोकरून हा उलटवला या शंका नाही परंतु त्या गोपांनी ती पोरांची बडबड आहे असं मानून त्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्या मुलाचा असामान्य पराक्रम त्यांना माहीतच नव्हता हा ग्रहांचा कोप आहे असं यशोदेला वाटले तिनं रडणाऱ्या लाडक्याला मांडीवर घेऊन ब्राह्मणांकडून वेदमंत्रांनी शांतीपाठ कर आणि त्याला दूध पाजले बलाढ्य गोपांनी छकडा पुन्हा व्यवस्थित ठेवून त्याच्यावर पहिल्याप्रमाणे सर्व साहित्य ठेवले ब्राह्मणांनी हवन केले आणि दही अक्षदा दर्भ आणि पाणी घेऊन त्या छकड्याची पूजा केली असुया असत्य दंभ ईर्ष्या हिंसा आणि अभिमान नसलेल्या सत्यशील ब्राह्मणांचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत असा विचार करून नंदाने मुलाला उचलून घेतले आणि श्रेष्ठ ब्राह्मणांकडून सामवेद ऋग्वेद आणि यजुर्वेदाच्या मंत्रांच्याद्वारे अभिमंत्रित आणि पवित्र औषधींनी युक्त पाण्याने स्ना, त्याला स्नान घालून पुनर्वाचन करवले आणि हवन करून ब्राह्मणांना पंचपक्वानाच भोजन घातले तेव्हा कुठे नंदाच समाधान झाल नंतर त्यांनी मुलाच्या उत्कर्षासाठी ब्राह्मणांना सर्वगुणसंपन्न वस्त्र पुष्पमाळा आणि सोन्याच्या साखर्यांनी सजवलेल्या गायी दान दिल्या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 तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक होता कंसाच्या सांगण्यावरून प्रचंड वावटळीच्या रूपाने तो आला आणि बसलेल्या बालकाला उडवून घेऊन गेला त्याने धुळीने सगळे गोकुळ झाकळून टाकले त्यामुळे लोकांचे डोळे धुळीने भरून त्यानं काहीही दिसेनासे झाले त्याने प्रचंड आवाजाने दहा दिशांचा थरका पुडवला संपूर्ण गोकुळ थोडा वेळ धुळीने आणि अंधानाने झाकळून गेले होते यशोदीने मुलाला जिथे ठेवले होते तिथं जाऊन पाहिले तो तिथं तो नव्हताच तुरणा वर्ताने उडवलेल्या धुळीने सर्वजण इतके त्रस्त झाले कि दुसऱ्याला तर सोडाच पण स्वतःही ते पाहू शकत नव्हते ते जोरदार वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ताच हे पाहून यशोदीला अत्यंत शोक झाला पुत्राच्या आठवणीने ती अत्यंत व्याकूश झाली आणि वासरू मेल्यावर गाईची जी अवस्था होते तशी तिची दशा झाली आणि ती जमिनीवर कोसळली तुफान शांत झाल्यावर धूळ कमी झाली तेव्हा यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी धावत तिथे आल्या नंद्य नंदन न दिसल्यामुळे त्या अत्यंत शोकाकुल झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याही रडू लागल्या इकडे तृणावर्त वावटळीच्या रूपाने जेव्हा श्रीकृष्णाला आकाशात घेऊन गेला तेव्हा त्याचे प्रचंड वजन त्याला सहन न झाल्याने त्याचा वेग शांत झाला तो अधिक चालू शकला नाही स्वतपेक्षाही जास्त वजनदार असल्याने तृणावर श्रीकृष्णाला शिलाखंड समजू लागला कृष्णाने त्याचा गळा असा पकडला की तो त्या अद्भुत बालकाला आपल्यापासून बाजूला करू शकला नाही श्रीकृष्णाने इतक्या जोराने त्याचा गळा पकडला की तो दैत्य निश्चेष्ट झाला त्याची उगळी बाहेर आली बोलणे बंद झाले आणि प्राण निघून गेले अखेर त्या बालकासह तो व्रजामध्ये येऊन पडला तिथे ज्या स्त्रिया रडत होत्या त्यांनी पाहिलं एक अक्राल, विक्राळ राक्षस आकाशातून एका मोठ्या शेळेवर येऊन आपटला आणि त्याचे सर्व अवयव मोडून पडले जणू श्री शंकराच्या बाणांनी घायाळ होऊन पडलेला त्रिपुरासूरच श्रीकृष्ण त्याच्या वक्षस्थळावर लोंपळत होते हे पाहून नंदादी गोपगोपींना विस्मय वाटला लगबगिने तिथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून मातेकडे आणून दिले मृत्यूमुखातून बालक सुखरूपपणे परत आले जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता तरी तरीसुद्धा तो मृत्यूच्या तोंडून सुटून सुखरूप परत आला हे पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला ते म्हणू लागले अहो हे केवढे आश्चर्य किती अद्भूत घटना घडली हे पाहना या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकले होते परंतु हा परत आला आणि त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या पापानेच गेळून टाकलं साधूपुरुष आपल्या समतेनेच भयांपासून वाचतात हेच खरे आम्ही असे कोणते तप किंवा भगवंताची पूजा केली होती किंवा पाणपोई घालणं धर्मशाळा बांधणं इत्यादी लोकोपयोगी कामं केली होती किंवा यज्ञ दान वगैरे केलेले होते किंवा लोकांचे भले केले होते की ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटून आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला काय आमचे भाग्य त्या महावनामध्ये पुष्कळश अद्भूत घटना घडतायत हे पाहून नंदाला आश्चर्य वाटलं त्याला वसुदेवांचं म्हणणं पुन्हा एकदा पटलं एकदा यशोदा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला दूध पाजत होती हे राजा त्याचे जवळजवळ दूध पिऊन झाले होते तेव्हा यशोदा त्याचे मधुर हास्य मूग कुरवाळत होती त्याचवेळी श्रीकृष्णांना जांभाई आली आणि मातेने त्यांच्या मुखात असे पाहिले की त्यात आकाश अंतरिक्ष ज्योतिर्मंडल दिशा सूर्य चंद्र अग्नी वायू समुद्र द्वीप पर्वत नद्या वने आणि सर्व चराचर पदार्थ भरलेले आहेत परीक्षिता आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून हरणाच्या पाडसाच्या डोळ्यासारखे डोळे असलेली यशोदा थरथर कापू लागली तिने अत्य आश्चर्यचकित होने आपले डोले बंद कर सप्त